नमस्कार कथाचर गोष्ठ संचा गोष्ट क्रमांक बारा हि गोष्ट नी का कोड धावत पड़त धड़पड़ धड़पड़ खड्ड मधुन मारत धावत पड़त धड़पड़ धड़पड़ खड्ड मधुन मारत दूर दूर पर्यत वाह सगळ्यांची मी तहान भागवते दूर दूर पर्यंत वाहत जाते सगळ्यांची मी तहान भागवते ओळखा पाहू कोण गरीबांचं हे अंथरुण पांघरुण पहाव तिथे पसरलेलं गरीबांचं हे अंथरुण पांघरुण पहावं तिथे पसरलेलं गुंडाळता तर येतच नाही असं हे काय असेल बरं असं हे काय असेल बर ओळखा पाहू शरीर नाही पण खेळतो फिरतो शरीर नाही पण खेळतो फिरतो त्याच्या शिवाय नाही प्राण स्पर्शून गेला तरीही कोणाला ना दिसतो स्पर्शून गेला तरीही कोणाला ना दिसतो ओळखा पाहू कोण कागद दिला तर खाऊन टाकते कागद दिला तर खाऊन टाकते पाणी प्याल्यावर मरूनच जाते पाणी प्यायल्यावर मरून जाते ओळखा पाहू कोण माझ्यावर आहे निळ्या रंगाचं छप्पर ते कोण कस पकडणार माझ्यावर आहे निळ्या रंगाचं छप्पर ते कोण कस पकडणार त्याच्या जितक जवळ जाव, तितक ते दूर पळत त्याच्या जितकं जवळ जावं तितकच ते दूर पळत ओळखा पाहू मी कोण आकाशात चमचमते कडकडकडकड आवाज करते आकाशात चमचमते कडकड कडकड आवाज करते जर कोणी पाहिल तर झटकन त्याचे डोळेच मिटतील ओळखा पाहू कोण झर झर झर झर जोरात येते झर झर झर झर जोरात येते ती आली की जमीन हसते ओळखा पाहू कोण आकाशातमी फिरत असतो वाफ आणि थेंबात माझे प्राण आकाशातमी फिरत असतो वाफ आणि थेंबात माझे प्राण हो तो जेव रंग का जमीनी वो हो जेव रंग कामिनी वोखा पहू को कौन? एक बाग अ एक बाग अ रि तिथे फुले उमलतात। एक बाग अ रि तिथे फुल उमलत सका कि गुल होतात। हाती कुणाच्या कधी नाही येतात ओळखा पाहू कोण उचंबळून नाचतो गातो उचंबळून नाचतो गातो याच्यात लपलेत किती प्राणी नद्या आपल्या कवेत घेतो जगाची सफर करून येतो नद्या आपल्या कवेत घेतो जगाची सफर करून येतो ओळखा पाहू कोण सगळ्यात मोठ धनुष्य मी सगळ्यात मोठ धनुष्य रंग माझे हवा तेवढा प्रयत्न करा हवा तेवढा प्रयत्न करा पकडता येणार नाही मला ओळखा पाहू कोण तो नसता तर पृथ्वी फिरलीच नसती तो नसता तर पृथ्वी फिरली नसती झाडांना आली नसती फुलं फळ तो नसता तर पृथ्वी फिरली नसती झाडांना आली नसती फुलफळ दिवस रात्रही झाली नसते दिवस रात्रही झाले नसते नसते ऊन नसता पाऊस ओळखा पाहू कोण आकाशात राहतो सगळ्या मुलांचा मी मामा आकाशात राहतो सगळ्या मुलांचा मी मामा दिवसा लपतो रात्री खेळतो ओळखा पाहू कोण जवळपास काही झालं तर वास लागतो मला जवळपास काही झालं तर वास लागतो मला सुगंध असो वा दुर्गंध कळते सर्व मला ओळखा मी कोण हे गोड हे आंबट तिखट यात मीठ कमी जास्त हे गोड ते आंबट तिखट यात मीठ कमी जास्त हे सगळं मलाच कळत नाही तर कोणाला ओळखा मी कोण झाडावर बसलाय पोपट आणि बदक खातय मासा झाडावर बसलाय पोपट आणि बदक खातय मासा ओळखा पाहू हे मला कोणी सांगितलं कोण सांगत तुम्हाला कोकिळा गोड गाते चिमणी चिवची वाट, वाट करते आता ओरडला तो हत्ती आहे हे सगळं मला कुणी सांगितलं ओळखा पाहू मी कोण शरीराचे हे आवरण आहे गार गरम कळतं याला शरीराचे हे आवरण आहे गार गरम कळतं याला काळा असो वा गोरा प्रत्येकाचा रंग निराळा काळा असो वा गोरा प्रत्येकाचा रंग निराळा ओळखा पाहू मी कोण